पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग दुसरा भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी एक इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले एक भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती दोन या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही काहींच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाबा आहे 4. काहींच्या मते त्याची विपशना, म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्वाची आहे 5. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांना सांगाव्याचा गुप्त मंत्र आहे तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो सहा काहींच्या मते ती एक वृक्षदर्शन पद्धती आहे सात काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे आठ काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे नऊ काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर निरोध चिकविणारे ते शास्त्र आहे दहा बौद्ध धर्मासंबंधीच्या आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल अकरा ही, ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे बारा यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी विपशना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक तेरा दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो चौदा त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात पंधरा धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानसशास्त्र आहे त्याचेही ते अभ्यासक नसतात सोळा प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावायचा नव्हता काय सतरा या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात ते म्हणतात अठरा भगवान बुद्धाने अहिंसा शिकवली एकोणीस भगवान बुद्धाने शांती शिकविली वीस त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय एकवीस भगवान बुद्धाने न्याय शिकविला काय बावीस भगवान बुद्धाने प्रेम मैत्री शिकविले काय तेवीस भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकविले काय चोवीस भगवान बुद्धाने समता शिकविली काय पंचवीस भगवान बुद्धाने बंधुता शिकविली काय सव्वीस भगवान का बुद्ध कार मास् उत्तर देऊ शकतो काय सत्तावीस बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राया क्वचितच उपस्थित केले जातात अठ्ठावीस माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावायचा होता तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत 2. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण 1. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे दोन पहिल्या वर्गाला त्याने धम्म संज्ञा दिली तीन त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले तथापि तो धम्म याच नावाने ओळखला गेला चार त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली पाच हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माचा तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय सहा भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म अधम्म आणि सद्धम्म या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे